अध्या लोक अध्याय तेरा त्यावेळी तेथे काही लोक उपस्थित होते त्यांनी येशुला गाली लातील त्या लोकांविषयी सांगितले ज्याचे रक्त पिलाताने आधीच असलेल्या यज्ञ पशूच्या रक्तात मिसळले होते त्याने त्यांना उत्तर दिले तुम्हाला वाटते का की या गालिलकरांनी जे भोगले त्यावरून ते इतर गालिलकरांपेक्षा जास्त पापी होते नाही मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल किंवा त्या अठरा जणांचे काय ज्यांच्यावर शुलोहाचा बुरुज पडला वो ते मारले गेले तुम्हाला वाटते का कि युरुशलम येथे राहणाऱ्या सर्व लोकांपेक्षा ते अधिक दोषी होते नाही मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्ही सर्वजण त्यांच्या सारखे मराल नंतर त्याने ही वत कसा सांगितली एका माणसाने त्याच्या बागेत अंजिराचे झाड लावले होते त्यावर फळ असेल म्हणून तो पाहण्यास आला त्याला परंतु त्याला काहीही आदळले नाही म्हणून तो माळ्याला म्हणाला पहा या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षापासून येत आहे परंतु मला त्यावर काहीही आदळले नाही तेव्हा ते तोडून टाक त्याचा उगीच भुईला भार कशाला माळ्याने उत्तर दिले मालक या एका वर्षासाठी ते राहू द्या मग मी त्याच्या भोवती खनून त्याला खत घालीन मग येत्या वर्षात फळ आले तर छानच जर आले नाही तर मग आपण ते तुडून टाकावे सभा दिवशी येशू एका सभास्थानात शिकवित होता तेथे एक स्त्री होती तिला आशुते आत्म्याने अठरा वर्ष पांगळे केले होते ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते पाहिले त्याने ने बोलावले बोलावे तो तिनाला बाई तुझा आजारापस तू मुक्त नी तत् सरल ती देवा स्तुति करू लगली नभासना अधिकारी रागवला कारण येसू ने शब्द दिवसी तिना बे होते सहा दिवस आएस म्हणून या सहा दिवसांमध्ये या बरे व्हा पण शब्द दिवशी येऊन बरे होऊ नका येशूने त्याला उत्तर दिले आणि म्हणाला ढोंग्यानो तुम्हा पैकी प्रत्येक जन त्याच्या बैलाला वा गाडवाला शब्दात दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का ही तर अब्राहमाची कन्या आहे सैतानाने हिला अठरा वर्ष बांधून ठेवले होते ज्या बंधनात्ती होती त्यापासून तिला शब्दात दिवशी सोडविणे चूक होते काय तो असे म्हणाल्यावर जे त्याचा विरोध करीत होते त्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भूत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला मग तो म्हणाला देवाचे राज्य कशा सारखे आहे आणि मी त्याची कशाबरोबर तुलना करू देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे तो मोहरीचा दाना एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला तो वाडला आणि त्याचे झाड झाले आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली तो पुन्हा म्हणाला मी देवाच्या राज्याची तुलना कोणाबरोबर करू ते खमीरा खमीर्यासारखे आहे एका स्त्रीने तीन मापे पिठात खमीर मिसळले आणि ते सर्व खमीरामुळे फुगले येशू गावागावांतून आणि खेड्यापाड्यातून जात असता व येसलेमाच्या दिशेने वाटचाल करीत असता तो लोकांना शिकवित होता कोणीतरी त्याला विचारले प्रभु, फक्त थोड्या लोकांचेच दारुण होईल का तो त्यांना म्हणाला अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा कारण मी तुम्हाला सांगतो की पुष्कळजण आत येण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना ते शक्य होणार नाही जेव्हा घराचा मालक उठून दार बंद करील तेव्हा तुम्ही बाहेर उभे राहाल व दार ठोटवाल आणि म्हणाल प्रभू आम्हासाठी दार उघडा परंतु तो तुम्हाला उत्तर देईल तुम्ही कोठून आलात हे मला माहित नाही नंतर तुम्ही म्हणाल आम्ही तुमच्याबरोबर जेवलो आम्ही तुमच्याबरोबर प्यालो आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले आणि तो तुम्हाला म्हणेल तुम्ही कोटून आलात हे मला माहित नाही जे तुम्ही दुष्टपणा करतात ते सर्व माझ्यापासून निघून जा तेथे रडणे व दाद खाणे तेव्हा तुम्ही अब्रहामाला आणि इसाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेश देवाच्या राज्यामध्ये पहाल पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर फेकलेले असाल आणि लोक पूर्वेकडून पश्चिमेकडून उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासोबोवती आपल्या जागेवर बसतील लक्षात ठेवा की जे शेवटचे आहेत ते पहिले आहे होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील त्यावेळी काही पर्षी येशूकडे आले आणि ते त्याला म्हणाले इथून निघा व दुसरीकडे कुठेतरी जा कारण हे तुम्हाला ठार मारणार आहे हे शू त्यांना म्हणाला जा आणि त्या कोहल्याला सांगा ऐक मी लोकातून भुते काढीन आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन तरीही आज उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेश त्यांनी बाहेर मरणे याचा विचार करणे चूक आहे येरुशेलेमे येलेमे जी तू सदेश मारतेस व देवाने दगड मार करतेस कि वेबड़ी जी पिना पंखाखा एकवटते एकवटने की तुम्हारे घर का त्याग के मी तुम्हारा संगत देवा धन्यवादितो अंत तुम्हें मे पहा नहीं